ज्ञान ज्ञानम ज्ञानम अनादि무தே गोविंदम गतिमुते या अवयवी तईश्वर भासु नदंगिनेला चंडांशु अकुव्या जिनि वितासु मूलवाता जो अविद्या रात्री रुदुनिया दिगलि ज्ञान ज्यान अज्ञान प्रांद्रणिया सुधी मुकरी ज्ञान्यास वो होताता आजच्या या सेवेसाठी त्या सांगून मग मी आपल्याला हे चिंतन सांगणार आहे त्यात पहिली गोष्ट आपल्याला हे सांगणं जरूर आहे की आता चाललेला हा महोत्सव काय निमित्ताने हे न्यूज आपल्याला अजून सांगायचं असलं आजचा पहिला दिवस असल्यामुळं अल्पशब्दा काहीशी त्याची माहिती देणं जरूर आहे आणि सांगून मग मी या भूमीच या ज्ञानेश्वरीला लिहून सातशे वर्ष झाली त्याच्या निमित्ताने सप्तशताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात कोठे गेली यापैकी स्थलनिर्देश ज्ञानाच्या संवाद केलेला आहे काला निर्देशामध्ये केवळ सालाचा म्हणजे वर्षाचा शकाचा उल्लेख आहे तिथे कोणती वार कोणता नक्षत्र कोणतं याचा मात्र उल्लेख तपशीलवार ज्याला म्हणतात के तो केलेला नाही आणि त्याचा झाला परिणाम असता झाला कि कोणत्या तिथी वेळा ज्ञानेश्वरीची जयंती करावी हे गोष्ट माणसाला निश्चित सांगता येत नाही अशी स्थिती मिळवून गीता जयंती साजरी होते मार्ग शिर्ष शुद्ध एकादशी तो ज्ञानेश्वरी जयंती केव्हा साजरी करावी हा मोठा संशोधकाच्या आणि अभ्यासकाच्या वा भाविक लोकांच्या मनाने एक विषय निर्माण होता दादांच्या काळात म्हणजे जवळजवळ शंभर वर्षाच्या पूर्वी दादांच्या आयुष्यातला हा काळ आता दादा ना जाऊन सव्वा शेवटी ओळखाली तर त्या काळामध्ये हा विषय ज्यावेळी निघाला त्यावेळी दादांनी असं सांगितलं कि ज्ञानपुरी कधीही जन्माला आली ती कधी पूर्णावली हे आपली तिथी जरी आपल्याला माहीत नसली तरी ज्ञानेश्वरी लेखनानंतर नाथ महाराजांनी ना आपल्या अवतारामध्ये ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ती प्रतिशुद्ध करते नाथ महाराजांनी अतिशय मार्मिकपणाने एक ओबी लिहिलेली आहे ती मार्मिकपणाने अशी ग्रंथ पूर्वीच आकू शकते पहिली गोष्टी की ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ग्रंथान करायची वेळ येईल असं नाही विचार दोषाने पाठभेदाची स्थिती निर्माण झाली ती शुद्ध करून मी हे करत शुद्ध केली कधी केली भाद्रास कपिला श्रेष्ठी आता आग दे आग दे ते कपिला श्रेष्ठी येतो हा एक अभ्यासाचा ज्योतिषाप्रमाणे काल निर्णयाचा विषय आहे आता त्या काल निर्णयाबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही पण एक गोष्ट त्यातली बोलली पाहिजे आणि ती म्हणजे भाषीला या ज्ञाने संशोधन झालं आणि तो शुद्ध प्रत समाजामध्ये नाच मला निघून घे जस भगवंताचा जन्म हा मथुरेत झाला <laughs> मथुरेत जन्मलेल्या देवाला गोकुळामध्ये मिळून ठेवल्यानंतर गोकुळांमध्ये दे देवाच प्रकटीकरण झालं जन्म जसं आणि प्रकटीरण गुरुकुळामध्ये त्या पद्धतीने ज्ञानेश्वरीचा जन्म निवाशामध्ये झाला पण त्याच प्रकृतीकरणात पैशा आणि ते प्रकृतीकरणाचा जो दिवस तो त्याचा जयंतीचा दिवस मानावा असं दादांनी सांगितलं आणि तेव्हापासून या ज्ञानेश्वरी जयंतीचा उत्सव आपल्या घराण्यात सतत चालू आहे आज अवघ्या आणि ही शंभर वर्षांची परंपरा आपली आपल्या आश्रमात पुण्यात कराडामध्ये आता चालू आहे इतर कदमजापर्यंत चालू होतात आता त्यांची चरंजीव एक दिवस काहीतरी करतात मुंबईला तेव्हा ती जयंती आपल्या घराण्यात चालू आहे पण हे ज्ञानेश्वरीचं मंदिर निर्माण केलेल्या गावामध्ये ज्ञानेश्वर संजीवन समाधीच्या जवळ अगदी इंद्रा हे ज्ञानेश्वरी निर्माण झाल्यामुळे त्या मंदिराचा मुख्य उत्सव काय असावा तर त्या ग्रंथाचा जयंतीचा उत्सव हा त्याचा मुख्य उत्सव त्याला बाकीचे उत्सव सळे ज्या मंदिरात आपण बसलो हे पूर्वीच दत्ताचं मंदिर त्याची जयंती आपण केली मंदिर पूर्व सिद्ध असल्यामुळे आपण निर्माण केलं हे ज्ञानेश्वरी भवन हे ग्रंथाच आहे ते ज्ञानफुली ग्रंथाच चा प्राधान्याने आहे मग त्याची जयंती साजरी करणं हे या मंदिराच आणि उद्दिष्ट असेल हा मुख्य दिवस असेल उत्सव असेल म्हणून हा साजरा करावा असु साक्षी महाराज प्रसादित्रानेश्वरी सत्संग मंडळाने ठरवलं आणि त्या विचाराप्रमाणे ठरवून हा सात दिवस उत्सव करावा आणि त्या सात दिवसामध्ये मुख्यतः ज्ञानेश्वरीच पारायण करावं असं ठरलं ती गोष्ट स्वायी महाराजांच्या आपल्या सर्वांच्या साह्यानं त्यांच्या साक्षीनं आपण ती सुरू केली अल्पा आरंभ क्षेम करा अल्प आरंभ असल्यामुळं काही लहान संगीत भजन काही कदाचित गंगेचा उगम जसा आरंभाला लहान असतो पण पुढे त्याचा विस्तार होत जात आहे किंवा मुलींनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेपुढी बद्दलच बोलायचं झालं तर साखरे महाराजांनी मूळ पुरुषांनी लोप त्याचा प्रसाराने जे लोक ज्ञानेश्वरीच प्रमाणही कीर्तनात घेऊनही म्हणत होते ते लोक आता ज्ञानेश्वरीच पारायण करतात हा त्याच्या वाढ विस्ताराचा आपल्याला पुरावा आणि या परावाप्रमाणे जर आपण चिंतन करायचं ठरवलं तर हा ज्ञानेश्वरी महोत्सव ज्ञानेश्वरी जयंतीचा महोत्सव आमच्या आश्रमात घरी जरी शंभर वर्ष चालू असला तरी सुद्धा आता या मंदिरामुळं साऱ्या महाराष्ट्रामध्ये हा पसरला जाईल आणि जिथे तिथे आजच्या षष्टीच्या निमित्ताने एक दिवस का महिन्यापर्यंत लोक आता हे साजरे करतील कारण ज्ञानेश्वरी विषयी सर्व लोकांच्या मनामध्ये भावना आहे श्रद्धा आहे सप्त शताब्दीच्या निमित्ताने झालेल्या सोहळ्याची एकंदर ही त्याची फार मोठी साक्ष आहे त्या दृष्टीने हे आजच्या या एकंदर सप्ताहाच प्रवृत्तीनिमित्त थोडक्यात सांग विस्तार आता अजून सात दिवस आपण बोलणार असल्यामुळं काही याच्यापेक्षा काही विशेष सांगायचं असलं तर त्यावेळी आपण सांगू दुसरं निमित्त आपल्याला आता सांगायचं ते असं कि आज या निमित्ताने सात दिवस एखाद्या विषयावर मी बोलावं असे या सगळ्या मंडळीने ठरवलं त्या ठरवल्यानंतर काय विषय सांगा असं मी सगळ्यांना विचारलं प्रत्येकाने आपापल्या पोलीने प्रतिपादन केलं गणाधीश सर्वाधी यांच्या पासून स्वामी महाराजांच्या पर्यंत विचारणा करून त्यामुळे तुम्हाला जी बुद्धी दिच सांगा <laughs> तो विद्यार्थी म्हणाले की तुम्ही असं नाहीतरी म्हणाला होता ना कि मंगला हे सगळे आपल्याला सगळे सांगायचे आहेत आणि ते चांगल्या रीतीने सार्थ व्हावी कारण ज्ञानेश्वरी हा, हा स्वतंत्र जो भाव आहे यद्य लोकावर झालेल्या टीकेचा अभिव्यक्त झालेलाच आहे पण ज्ञानेश्वरी म्हणून हा जो भाव आहे ज्ञानेश्वरी म्हणून जे त्याचं अस्तित्व आहे ज्ञानेश्वरी म्हणून त्याचा जो एक स्वतंत्र मध्ये आहे ना तर तेरा अध्यायामध्ये असलेल्या मंगलाचरणाचा विचार हा एक मोठा अभ्यासाचा विषय कि म्हणा एका मुलाला याच्यावर तो पीएच डी पदवी मिळत म्हणून मी त्याला ते विषयही काढून दिलेला त्याप्रमाणे त्याचा काही अभ्यास चालू आहे असे एकंदर रूप आहे तर त्यापैकी पहिल्या ओळीवर आपण तीस प्रवचन केली म्हणजे सुमारे पाचशे पानांची प्रवचन पूर्ण करून त्याचं एक पुस्तकही तयार केलं आता सगळी मंगलाचरण सांगण्यात लोक आहे पण ज्या मंगलाचरणाला आपण सांगायला सुरुवात केली ज्याचं अक्षरूप आपण काही केलं त्याच राहिलेलं रूप परिपूर्ण करावं असं मनात मी आता या सप्ताहाच्या दिलेल्या काळामध्ये जितकं शक्य असेल तितक दुसऱ्या वेळी पासून पुढे मी सांगणार आहे ह्या दोन गोष्टी सांगून आपल्याला यथामती सांगणारिया सुदिनिया स्वबोधाचा इथे ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या ओबीशी संबंध ठेवून ही दुसरी ओबी गेलेली आहे पहिल्या ओबीचा संबंध आहे जो या शब्दाने सांगितला या पूर्वीचा पहिल्यांदा मी धावता भावार्थ सांगतो म्हणजे नाही कळलं तर आपण त्या धोरणाप्रमाणे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं यासाठी म्हणून पहिल्यांदा मी त्याचा धावता जरा भावार्थ म्हणतात तो मी सांगतो जो म्हणजे जो श्री गुरु अविद्या रूपी रात्रीला रुसून म्हणजे राबवून ज्ञान आणि आज्ञान यांच्या चांदण्या कारण अविद्या रूपी रात्री घटपटाधिक अनात्मवर्गांची जी, जी ज्ञाने आणि त्या घटपटाधिक पदार्थावर आवरण करणारी जी आज्ञाने यांच्या चांदण्या किंवा परमात्मा विषयक परब्रह्मविषयक झालेली आत्माकार वृत्ती ब्रह्माकार वृत्ती वा ब्रह्मात झालेली वृत्ती व ते वृत्तीरूप ज्ञान किंवा त्या ब्रह्मविषयकच त्या ब्रह्मालाच आवरण करणारं जे आज्ञान यांच्या चांदण्या घेऊ घेऊन टाकतो नाहीषा करतो निवृत्त करतो बाधित करतो आणि स्व म्हणजे ज्ञान आत्मज्ञान प्रकाश ज्याच्यामध्ये भरपूर आहे आणि ज्या दिवसामध्ये संशय भ्रम किंवा निश्चित भ्रम अशा प्रकारचा आभर भाग म्हणजे आभार ज्या दिवसामध्ये येतकिंचित नाही म्हणजे भ्रमरूपी आभराचा अभाव आहे अस निरोभर आकाश ज्या दिवशी आहे ज्या दिवशी आत्मस्वरूपाचा आत्मबोधाचा पूर्ण प्रकाश आहे असला सुधीन म्हणजे चांगला दिवस म्हणजे जो दिवस मंगलमय जो दिवस अत्यंत प्रकार नवे नवे ज्या दिवसामध्ये माणसाला फक्त आनंदाचीच प्राप्ती होते नये स्वप्नासी अशा प्रकारच्या चांगल्या दिवसाला उजाड नाम त्याची जोडी त्याची प्राप्ती करून देतो सूर्य श्री गुरु त्यांना मी वंदन करतो असाला या कोळीचा धावता भावार्थ आता यापैकी प्रत्येक पदाचा पण विचार करतो जो <coughs> शब्द महाराजांनी इथे वापरलेला आहे हे सांगण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे ती म्हणजे हे मंगलाचरण नेहती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात गुना म्हणतात त्या अगोदर सांगतो आणि मग त्याचे कल्पना गुरु त्यांना म्हणतात गुरु, गुरु, गुरु, गुरु हा संत कुणीचा राजा सगळे संत एकत्र जमा करायचे आणि त्या संत कुळ म्हणजे संतांचा समुदाय तर संत समुदायामध्ये ज्यांना गुरुत्व पदवी प्राप्त होईल ते गुरु आणि त्या गुरुंचे जे शिक्षक असतील त्यांना मार्गदर्शन करणारे असतील त्यांना ते, ते गुरुंचे गुरु मग ज्ञानेश्वरीचे गुरु नव्हे तर संत कुळीमध्ये ठरलेल्या गुरुंचे गुरु आहेत असे श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे आपल्याला या सोळाव्या अध्यायामध्ये श्री निवृत्तीनाथाना चितसूर्याची उपमा दि कर्तव्याचा उपदेश, करतव्या, उपदेश का गुरुंची शिष्याविषयी जी कर्तव्य त्या कर्तव्यांचा उपदेश मुख्यत या मंगळाचरणामध्ये केलेला आपण विचार सभा वाचलेला आहात विचारसाधारणामध्ये शिष्याचे कर्तव्य काय गुरुंची कर्तव्य काय आहे थोडक्यामध्ये दिली आहे पण ती अत्यल्प मार्गदर्शक आपल्याला प्रवेश करून देती अशा प्रकारचे कि म्हणा ती वाचली किंवा आता असं नक्की लक्षात घेईल कि तिसरा तरुण शिकल्यानंतर हे ह्या ओर्ग आपल्याला चांगल्यात यामध्ये त्याचं साहाय कस हो। होत ते पुढे पुढे आपल्याला कळत राहील पूर्ण तुम्हाला त्यातला एवढा भाग सांगायचा कि गुरुंच्या कर्तव्याचा उपदेश निर्देश जसा दादांनी केला तसा इथे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची यादी दिली पण ही यादी देतील ज्ञानेश्वर महाराज हे जसे गुरुना गुरु आहे जसे संत सम्राट आहे तसे कवी कुल भूषण सगळे कवी एकत्र जर लिहासुलामध्ये समूहामध्ये ज्ञानेश्वर महाराज भूषणस्थानी असतील अगदी उच्च स्थानी असतील गुरुस्थानी असतील अशा योग्यतेच्या असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूंच्या कर्तव्यांच अनेक कर्तव्यांच पण रूपकाने वर्णन केलेलं आहे हे सोळाव्या अध्यात्म मंगलाचरण म्हणजे एक परिपूर्ण अत्यंत उच्च कोटीच श्रेष्ठ दर्जाचं अशा प्रकारचं हे रूपक आहे सगळी रूपक जर तुम्ही एकत्र केली तर त्यात पहिल्या क्रमांकाचं रूपक हे आहे यानंतर सगळे रूपक आहेत कारण या रोपकाला माऊनी परिपूर्ण रूप असं दिले तर रोपकामध्ये उपमान उपमेय भाव हा माणसाला पहिल्यांदा लक्षात यायला पाहिजे म्हणून तोच सांगून मौनी आपल्याला पुढचं सरळ सांगतो हा जो लौकिक सूर्य या अवनी तलावर अवतीर्ण होतो तलावर जा जा कहीं गटना गटना। त्या अवनी तलावर अवतीर्ण होणाऱ्या सूर्याच्या उदयाच्या वेळी घटना घडतात त्या सर्वच्या सर्व घटना यांना ज्ञानेश्वर महाराजांनी उपमान केलेला आहे आणि त्यांना उपमान करून जेवढे म्हणून श्री गुरुंची कर्तव्य आहे ती सर्वच्या सर्व कर्तव्य ही उपमेक आहे आणि एक उत्तम प्रकारच रूपक आपल्या पुढे मांडून सांगितलं मात्र गुरुंची शिष्याविषयी कर्तव्य आणि सूर्याला विश्वात्मक श्री गुरु निवृत्तीनाथांना वंदन करून हे मंगलाचरण पूर्ण झालेलं आहे ही दृष्टी ठेवून आता आपल्याला पुढे चिंतन करायचं आहे हे सूर्याचं रूप त्यापैकी गुरुंच्या कर्तव्याचा एक भाग पहिल्या शिष्याच्या चित्तवृत्तीमध्ये असलेला विश्वरूपी अध्यास म्हणजे अर्थाध्यास आभास रूपी अध्यास म्हणजे ज्ञानाध्यास यांचा बाध करून उदयाला येतो इतक नव्हे तर अधव रूपी हीच कुणी प्रकारची कमलिनी त्याला विकसित करतो असा हा श्री गुरु त्या श्री गुरु रुपी सूर्याला आपण वंदन करू असं पहिल्या ओळीमध्ये प्रतिपादन केलं आता दुसऱ्या ओळीमध्ये पहिल्या ऊर्मीचा संदर्भ ठेऊन महाराज म्हणतात जो जो शब्दाचा अर्थ जो श्री गुरु जो श्री गुरु म्हणजे कोणता लक्षण वेदशास्त्राधिका मध्ये उत्तम रीतीने प्रतिपादन केले तो।, तो जो त्या शब्दाचा अर्थ मागच्या सूर्याशी तर संबंध आहे असा श्री गुरु की ज्या श्री गुरूंच लक्षण वेदात प्रतिपादन केलंय ज्या श्री गुरूंचं लक्षण स्मृती ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेलं तो गुरु होती सूर्य एक आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि प्रत्येक माणसाला गुरुंची आवश्यकता आहे सकारात्मक सांगितलं तर विज्ञानार्थ गुरु एक अभिगच्छेत पाणी श्रो प्रियम ब्रम्हनिष्ठम दोन गोष्टी वेदांनी केल्या एक गोष्ट अशी प्रतिपादन केली की त्या ब्रह्माच्या ज्ञानासाठी त्या ब्रह्माच्या विज्ञानासाठी म्हणजे त्या ब्रह्माच्या अप्रोक्ष साक्षातकारासाठी गुरुनाच तुम्हाला शरण दिलं पाहिजे हे सांगून ज्या गुरुंना आपण शरण जाणार त्यांची लक्षण ही जाता सांगितली तो श्रोत्रिय असला पाहिजे तो ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे एवढेच म्हणणे उपलक्षणाने आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेऊन निघालेला शिष्य असं लिहिलेला वास्तविक समधा घेऊन निघालेला शिष्य असं लिहिण्याचं वेदाचं काही कारण नव्हतं पण वेद ही काही अलंकारात्मक रूपकात्मक बोलणारा असल्यामुळं वेदाने त्या समेधा या श्रद्धेच्या सूचक असल्यामुळं त्या अधिकाराच सूचन करतात म्हणजे साधन चतुष्ट संपन्न होऊ ज्याच्यामध्ये श्रद्धा हे संविधास्थानी असून सर्व साधकाच्या उपलक्षण म्हणून असेल ती श्रद्धा आपल्या हाती घेऊन त्या श्री गुरुना लक्षण संपन्न असलेल्या अधिकारी पुरुषांना त्याने शरण जावं असं वेधाने प्रतिपादन केलंय अर्थात हे ऐकल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की ब्रह्मज्ञानासाठी गुरुंचीच आवश्यकता पुन्हा तुम्हाला प्रवृत्ती निवृत्ती कार्य काही जी आचार्य आपमती भजता राया अनेक आकाया माझी पडे मला म्हणतात प्रवृत्ती कार्य असो का निवृत्ती कार्य असो दोन्ही मध्ये गुरुंची आवश्यकता आता इथे वेगात फक्त निवृत्ती विषयी लिहिलं होतं नाथ महाराजांनी प्रवृत्तीमध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीत आपल्याला गुरुंची आवश्यकता अगदी अक्षर लिहायची असली तरी त्याला गुरुंची आवश्यकता आहे काही गायन करायचं असलं तरी त्याला गुरूंची आवश्यकता असं प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरूंची आवश्यकता आहे गुरूंच्या शिवाय आपल्याला ज्ञान देऊत नाही काही रत्नाशी भेटतात ते म्हणतात आम्ही ग्रंथ हात घेतला आम्हाला गुरु वगैरे कोणी नाही वाचायला लागला गुरु लगेच कळायला आनंदाची गोष्ट कळला शेवटी त्याच्याबद्दल काही तक्रार पण इतिहास मात्र आमच्या समोर असा आहे कि वेदोपनिषदा पासून निरप्पा महाराजांच्या जी अवतारी संतांची आहे की ज्यांना गुरुना शरण जाण्याची आवश्यकता नव्हती ही आपल्या चरित्रात असं लिहून ठेवलं की आम्हाला गुरुच्या कृपेने ज्ञान झालं ज्ञाने म्हणते ज्ञानदेव म्हणे तर आता उद्धवलो गुरु नामदेव महाराज अवघी सत्ता आली हाता नाम म्हणतात त्यांनी मलाही ज्ञान दिलं जगदगुरु तुकाराम महाराज म्हणतात सत्य गुरु गाय कृपा मज केली पळी नाही घडली सेवा नाही आणि शेवटी महाराज असत किंवा तुका म्हणे कामी आय केली मात तुची झाला घात झिबणा या त्यांनी आपल्या गुरूंच्या कृपेने मी कसा उद्धाराला पावलो याच सूचन आणि स्पष्ट विवरणही केलं निळबा महाराजांच्या बद्दल तर बोलण्याचं कारणच नाही निळब्बा महाराज तर गुरुभक्तीतले आदर्श आहेत त्याच्याकरता एक थोडस चरित्राने तिथे असलं तरी युळबा महाराज हे तुकोब्बा राय आम्हाला अनुग्रह देणार या बुद्धीने बसले पण तुकोबाराय त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्यात ठरलेल्या काळात स्वतः वैकुंठ स्वरूप असलेले स्वरूप असलेले ते मानव देह घेऊन धावा करण्यासाठी जगदगुरु तुकाराम महाराजांनी गाथा ज्यावेळी इंद्रायणीमध्ये बोलवण्यात आली त्यावेळी चौदा दिवस उपवास केल्याचा उल्लेख आहे त्याच्या तीन पट म्हणजे बेचाळीस दिवस नियुक्त महाराज उपवास करीत असतो आणि बेचाळीस जो उपवास करीत असताना मध्यंतरी असा एक प्रसंग आहे की त्यांच्या त्या उपासनेला पाहून साक्षात विठ्ठल आले आणि त्यांनी निरोप्बा महाराजांना तुकोबार धाला करता ते तुकोबाराय माझे भक्त आहे तर तो मी देव तुमच्या समोर आता आलेला तर तुम्ही डोळे उघडा काय पाहिजे ते बोला ते म्हणाले हे सगळं ठीक आहे पण येथे बोलाविले प्रार्थला वाचून आला असे का प्रश्न विचारला देव तुम्हाला इथे बोलावलं कोणी आणि आहून प्रेव वाचून यायची ही पद्धती आपली केव्हापासून हो हे कस काय तुम्ही केलं बाबा तुम्ही सन्मानित आहात ना ठीक आहे आमंत्रित नसला तरी सन्मानित आहात सन्मानित शब्दाचा अर्थ आमंत्रणा वाचून आलेली व न जेवता बाहेर न झाला माझ्या माणसाला जीव घालाच पाहिजे जी म्हणून आपण आलेले आहात तर एक आहे आपण थोडासा विचार करा की मी ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा धावा पडतो आहे त्यासाठी त्यांच्या धावण्याची मला तीव्र जिज्ञास आहे त्यामुळे मी आपल्याला हे बोललो देवाने त्यांना सांगितलं ज्या तुकोरबायांचा तुम्ही धावा करता ते शेवटी काय करणार शेवटी माझीच प्राप्ती करून ना। देणार माझी भेट घालून देणार तो मी आलो त्याला साक्षात तेव्हा नऊ बा महाराज शेवटी म्हणतात देवा हे तुमचं ठीक आहे पण आता तुम्हाला सांगू का धावा तरी आला आहात म्हणून इथून डोळे न उघडता आपल्याला आमचा निरोप आहे आम्ही धावा करतो हो आहोत जगद गुरु तुकाराम महाराजांचा त्यांच्या अनुग्रहासाठी मी बसलो आहे अशी एकनिष्ठ भक्ती की ज्यांच्या एकनिष्ठ भक्तीची परीक्षा घेणार आले तरी सुद्धा ज्यांच्या गुरुनिष्ठेमध्ये वृत्तीमात्र बदल झाला नाही अशा लोका महाराजांनी तर आपल्याला ही गोष्ट नक्कीच अशी सांगितल्याची गुरूंच्या शरणागतीने माझा उद्धार झाला म्हणून सर्व संत गुरूंच्या कृपेने उद्धार पावले असं आपल्या स्वतःच्या वामयामध्ये लिहून ठेवून आपल्याला उपदेश करते दुसरी गोष्ट जने महाराज असं सांगतात कि गुरुंच्या उपदेशाशिवाय होत नाही ही गोष्ट जशी खरी आहे तशीच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे वेदात ज्या गुरूंच्या उपदेशाने मनुष्याची कृतार्थता होती त्याची लक्षण प्रतिपादन केली ती दोन पदां एक श्रोत्रीय पदाने आणि एक ब्रह्मनिष्ठ पदा स्वत भागवतकार प्रतिपादन करतात शाब्दे परेचे निष्णातून श्री गुरु असतात ते शब्द निष्णात आणि परिष्णात असतात असं भागवतकरांचं म्हणणं आहे असतात म्हणजे श्रोत्री अस दोन लक्षणांचं वर्णन भागवतांनी केलं भगवगीतेमध्ये तद्विण परिप्रेक्षने सेवया उपदेशान ज्ञानेनं तत्वदर्शना जे ज्ञानी आहेत व तत्वदर्शी आहेत ज्ञानी आहेत म्हणजे श्रोत्री आहेत आणि तत्वदर्शी आहेत म्हणजे ब्रह्मनिष्ठ किंवा गुरुंच वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजाने आपल्या गुरूंच वर्णन केलं ते असं म्हणतात नमो विषद बोध विद्गदा विज्दा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया पहिल्या अर्धानी मध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणून विषद बोध विद्या विद्यारविंद विषद बोध करण्यामध्ये जे चतुर आहे स्पष्ट बोध प्रणाम हे ज्यांची योग्यता अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारची आहे विद्या रूपी कमला विकसित करणारे आहेत यामध्ये माझे गुरु श्रोत्री आहेत त्यांनी सुचव आणि पराप्रमेय प्रमदा विलास या परावाणीचा विषय जे परब्रह्म त्यामध्ये हे सदा विलास करणारे राहणारे असं सांगून त्यांची ब्रह्मनिष्ठता प्रतिपादन केले आपल्या गुरूंच वर्णन करताना माझे श्री गुरु निवृत्तीनाथ हे श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ होते असं आपल्याला त्यांनी सूचित केले स्पष्ट रीतीने सांगितलेलं आणि याही दृष्टीने आपण पाहिला असताना हे लक्षात येईल की श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ गुरु आपल्याला उपदेश करायला प्रवृत्त होतात गुरु या शब्दाच काही ठिकाणी जे वर्णन केले गोकार गोकार जो आहे तो अंधकारो का आणि रोकार जो आहे पण त्याचा विरोध करणार हा असे गुरु शब्दातच अज्ञान रुपी अंधकाराच निवारण करणार त्याला गुरु म्हणतात त्या गुरु शब्दातच ही गोष्ट व्यपत्तीने प्रतिपादन केली आहे आणि एक त्याच्यामध्ये जास्त पद लिहिलंय ते म्हणजे कृपाळू हे एक शब्द त्याच्यामध्ये एक लक्षण त्याच्यामध्ये या शब्दाने सांगितलेलं त्याचाही आपण थोडासा विचार केला तर आपल्या असं दिसेल एखादा महात्मा सोपरी असेल तो ब्रह्मनिष्ठ ही असेल पण कृपाळू जर नसेल तर आपल्याला उपदेश करना नाही जगाच्या उद्धाराच्या दृष्टीने उद्धाराच्या दृष्टीने कृपाळू या पदाच सर्वात महत्व अधिक आहे आणि त्या अधिक महत्वाच्या दृष्टीने याही लक्षणाचा आपण विचार करण्याची गरज आहे ज्ञानेश्वर महाराजांनी हो त्याचं वर्णन करताना मात्र मोठी युक्ती ती युक्ती अशी केली ते म्हणतात संसारायसा दारुण जो भेटला ते हरी शिणो तो ज्ञानदा गुरु इथे करुणा शब्द महाराजांनी गुरुंच्या लक्षणामध्ये आले महाराज म्हणतात की ज्यांची भेट झाली असता काय घडत संसारायसा दारुण संसारासारखा भयंकर आणि अनर्थ परंपरेचा भाग जो भेटला क्षणी ज्ञानदान करण्यामध्ये ज्या ज्ञानाने अज्ञान निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती होते त्या ज्ञानदान करण्यामध्ये जो करुणावंत आहे करुणू करुणा संपन्न आहेत गुरु त्या गुरुंची असल्याला सुचवलेलं आहे म्हणजे करुणा शब्दाने कृपाला म्हणतात तेही याच्यामध्ये सूचित केले आहे अशा तीन लक्षणाने संपन्न असलेला जो गुरु ज्या गुरूंच्या भेटीने मानवी जीवन कृतार्थ होत गुरुजी आपल्या आयुष्यात अस म्हणत असू नये बोलताना म्हणायचे मी दादांचा शिष्य आहे मी कोणाचा गुरु नाही त्यात थोडी एक चिंतन करण्यासारखी गोष्ट अशी आहे कि प्रतिपत्नी विषयी धर्मशास्त्रात वर्णन असं केलंय पत्नीने पाहि पतीने जर पुण्य केलं तर त्याचा अर्ध्या वाटेकरी पत्नी होते आणि पाप केलं तर त्याच्या रतीमात्राचा वाटेकरी पत्नी होत नाही हीच गोष्ट वृत्त शिष्याच्या बाबतीत आहे एका एखाद्याचं गुरुत्वपात करण म्हणजे आपल्या पुण्याचा अर्धा वाटेकरी तयार करणं व अर्धा पापाचा भागीदार होणं हा त्याचा अर्थ आहे असा कोण जगतामध्ये महामूर्ख माणूस आहे की भरत्याचा पापाचा अधिकारी होईल अर्ध्याचा आणि आपलं पुण्य फुकट मिळून मला वाटत नाही कुठे आणि जर झाला तर त्या मानाचा तो मूर्ख आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही बरोबर ते थोडस चिंतन करण्यासारखं आहे म्हणून गुरुजी म्हणत होते त्यातला हा थोडासा त्यातला अशा भाग जर आपण विस्ताराने पाहिला तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आपल्याला कोणी शिष्य नसला तरी चाले पण कोणाचा तरी शिष्य व्हायला पाहिजे गुरु होऊ नये आपले गुरु कोणी झाले तर चांगली गोष्ट म्हणजे तो का करण्याचा असेल आपल्या बापाच्या आधी भागीदार होतील कि नाही चला तेवढ्या करता कोणी एखादा गुरु करावा असं शिष्याच्या दृष्टीने ते फायदेशीर आहे पण गुरुच्या दृष्टीने काही तो फायद्यातला व्यवहार दिसत नाही तुकाराम महाराजांनी तिने तुकार म्हणे हिथ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे कारण कोण आहे ते आहेत व्यापारी त्या व्यापारामध्ये कसा व्यापार करावा निदान मुद्दा तोटा येऊन एवढी गोष्ट नक्कीच लक्षात ठेवावी हो असं महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे गुरुंच्या लक्षणामध्ये ते कृपा असावेत म्हणजे आपल्याला बोंध करण्यामध्ये प्रवृत्त आणि अशा गुरुंच्या आपल्या अज्ञानाची निवृत्ती होते आपल्या जीवनाची कृतार्थता होते म्हणून जो शब्द ज्ञाने पारंग तू ब्रह्मानंदे सदा डोल महाराज म्हणतात शब्द ज्ञानामध्ये तो पारंगत असला पाहिजे ब्रह्मानंदामध्ये तो डोलणार असला पाहिजे शिष्य प्रबोधने महाराज सांगतात ना तहाराजांनी लिहिले की जो ब्रह्मानंदामध्ये डोनणार आहे शब्द ज्ञानामध्ये पारंगत ता आहे ह्याचाच अर्थ कि तो श्रोत्री आहे ब्रह्मनिष्ठ आहे पण पुरे गंमत असे शिष्य प्रबोधनी समर्थ गुरुंच्या ठिकाणी दोन शक्ती असल्या पाहिजे एक अनुभूती शक्ती असली पाहिजे आणि दुसरी प्रबोध शक्ती असली पाहिजे ठिकाणी अनुभूती शक्ती आहे पण प्रबोध शक्ती आणि काही लोकांच्या ठिकाणी प्रबोध शक्ती आहे पण अनुभूतीचा पत्ता नाही दिल्ले महाराजा घंटा वाजवायचे काय उपयोग म्हणून महाराज सांगतात की त्याच्या ठिकाणी अनुभूती शक्ती पण असली पाहिजे आणि उभय शक्तीने संपन्न असेल त्याला श्री गुरु ही पदवी प्राप्त होते श्री गुरु पदवी प्राप्त होत नाही याविषयी दादांनी लक्षणाची पदत्कृती अतिशय उत्तम रीतीने केली आहे ते म्हणतात एखादा श्रोती असेल आणि ब्रह्मनिष्ठ असेल तरी गुरु होऊ शकत नाही ब्रह्मनिष्ठा आणि श्रोत्रीय नसेल तरी गुरु होऊ शकत नाही श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठा आणि गुरुपाळ नसेल तरी गुरु होऊ शकत हे तिन्ही एकत्र होऊ शकतात दृष्टांताप्रमाणे उदक धान्य झाल्या घडेफाग एका विण एक कामा नाही या तीन लक्षणापैकी एक लक्षण आणि दोन नाही किंवा दोन आहे आणि एक नाही तरीही हे घडणार नाही लक्षणा विषय लक्षण मनाल सूर्य श्री निवृत्तिनाथ जो हा शब्दा जो मन जो श्री गुरु या एवडा लक्षण संपन्न जो तो श्री गुरु रूपेश तो श्री गुरु रुपी सूर्य काय करतो त्याच्याकरता महाराज लिहितात जो अविद्या रात्री रुसून या अविद्या रूपी रात्री वसून अविद्या रूपी रात्री व राहून तिथे महाराजांनी अविद्येला रात्रीच आणि वर्णन केलं रूप केलं अविद्येला रात्र असं म्हटलंय अविद्येला जी नावं आहेत ती दादांनी वेगवेगळ्या प्रकृती म्हणतात या अविद्येला शक्ती म्हणतात या अविद्येला सगळे लोक मूळ प्रकृती असं म्हणतात या सगळ्या लक्षणांचा जर आपण विचार केला अपने सब्द्यावागे कहीं कारण है एक कारण घड़ता जाती उदाहरण संगत कनेक उदाहरण संगा स्वत उदाहरण अपने कदाचित मैं चरित्र संगत माझ्या अनुभवाचं उदाहरण म्हणून तुम्हाला मी दिलं आमच्या मातोश्री जर माझ्यावर कुणी रागावल्या या महाराज म्हणायच्या म्हणजे आपण लक्षात ठेवायचं आज काहीतरी आल्यावरून महाराज म्हणतात म्हणजे रागवल्याचं हे सूचना महाराज हा शब्द काही रागावल्यासाठी वाटते पण ते रागावल्या रागा वेळेत ना रागा एका वेळा आम्हाला मातोश्री काय म्हणायच्या त्या म्हणाच्या या दावाजी पण म्हणजे आपण असं लक्षात ठेवावं कि आज आपल्याला काही अन्नदान करण्याविषयी सांगताय एक महाराज असतानाच प्रसंग आहे तर त्यावेळी त्यांनी ह्या नावाचा प्रारंभ केला महाराजांनी एक भोले करायचं आणि त्याप्रमाणे त्या कधी उथरलं कधी रात्री बारा वाजता आता बारा एक वाजता मी ते शोभा गडजींच्या कडे आलो त्यांना रात्री उठून फेकलो असं असं आपल्याला भोजन करायचं आहे तुम्ही सगळ्या आमंत्रण द्यायचे ठीक आहे म्हणून आम्ही त्या दिवशी काहीही नसताना आम्ही सुरुवाती आणि ते कार्य केलं ते कार्य झाल्यावर आमच्या मतोश्री म्हणायला मला सारखं वाटत होतं तू सकाळी सांगितल्यापासून ते एवढं करणार कोण घडणार कस रात्रीत एवढ्या लोकांचा अनुभव होईल का पण हे पार पडलं कर कारण तू दामाजी असणार नको तेव्हापासून आमचं नाव दामाजी पंत मी दामाजी पंत नाही पण ते अन्न जाणार प्रसंग आला म्हणजे त्यावेळेला आमचं नाव दामाजे काही वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने त्या मला म्हणायच्या या माधवाने लक्षात ठेवा की प्रसंग जे काहीतरी आज आहे म्हणून याशी वेगवेगळी नावं वेगवेगळ्या कारणासाठी आमच्या महत्वाश्रीने एकट्याच माणसाला दृष्टी ठेवावी त्याप्रमाणे या अविद्येला सुद्धा काही कारणांनी ही वेगवेगळी नावं ठेवलेली आहेत अविद्येला अज्ञान का म्हणतात तर ती आत्मस्वरूपाला आच्छादित करते ज्ञानाच्या विरोधी आहे म्हणून त्याला अज्ञान तिला माया का म्हणतात माया म्हणण्याची दोन कारण आहेत अघटित घटना अघटित घटना करण्यामध्ये तिची जी शक्ती आहे ती, ती शक्ती अतिशय विलक्षण अशा प्रकारची दुर्घट असलेल्या घटना ज्या घटना आपण कल्पनाही करू शकत नाही त्याच प्रत्यक्ष दर्शन घडवण्यामध्ये ती माया समर्थ असल्यामुळं तिला माया म्हणतात तिच्या नावाप्रमाणे बोलायचं झालं तर या मा माया की जी नानी तिला माया असं म्हणतात वास्तविक माया नावातच ही गोष्ट आहे की तिचा अभाव आता आपण तिला आहे असं म्हणतो हा आपला दोष पण तिच्या नावामध्ये ही गोष्ट घेली तिला माया का म्हणतात त्याच कारण आहे ती युक्ती पुढे टुकत टिकत नाही म्हणून तिला माया नाही जसं अघटित घटना करते म्हणून तिला माया म्हणावं त्याप्रमाणे ती युक्ती पुढे टिकत नाही अघटित घटना करते याच्याविषयी आपण स्तोत्र म्हणू शकता त्या स्तोत्राच्या शेवटी आचार्यांनी ही गोष्ट लिहिली आहे अघटित घटना पटी याची माया शब्द तिथे माया शब्द लिहिलाय ही युक्ती पुढे टिकत नाही त्याच्याकरता एक दादा गोष्ट सांगत असत आता आपला हा प्रवचनाचाच भाग असल्यामुळं गोष्ट सांगायला काय अर्थात पाठामध्ये मर्यादा पडत आता आपलं प्रवचनाचा काय अर्थात एक मामा होते ते एका गेले गेल्यावर दोन नमस्कार या बसा कोण मी मामा असे? ठीके या लगेच मालकाने नोकराला बोलवलं जर मामांची व्यवस्था करून घरी निरोप दिला मामा आल्या म्हणून पत्नीला ठीक आहे म्हणजे व्यवस्था करा कि ही व्यवस्था उत्तम प्रकारची फुली दिली झोपायची अंकरणाची पांघरुणाची सगळी व्यवस्था केली स्नान झालं जेवायला बसलाय तेव्हा सांगितलं मामाने हात मारा आले हो, वे वे मामा ताटावर बसले जेवण झालं मामा आपल्या खुशात जाऊन झोपले मामाने सांगितलं मला चहा पाहिजे चहाची व्यवस्था केली मामाने सांगितलं मला आता अमुख फरायचं पाहिजे उपलब्ध एक दिवस झाला दोन दिवस झाले महिना झाला मामा रोज पहिल्या पाठाचे मनकरी रोज जे काहीतरी खर्च खर वाढवायचा माझा ज्या या एकंदर खर्चा पाहिला त्यांनी सांगितलं माझे एक, एक, एक बँकेत पुस्तक संपत आलं हे दुपारच्या खाण्यामध्ये एवढा मामा जर खाऊ लागले आपला एकंदर व्यवहार कसा व्हायचा म्हणून एके दिवशी त्यांनी विचार केला की आपण आपलं चौक चिंतन केलं पाहिजे आणि पत्नीला बसताना असं विचारलं कि तुझे मामा आपल्या घरी किती दिवस राहणार आहेत की मुलाने माझे माझे मामा आलेच नाही तुमचे मामा किती दिवस राहणार हा विचार करा तुम्ही तू म्हणाला माझे मामा नाही तो तुझे नाही तर माझे मामा कोणाचे गाव मामा म्हणणं ठीक आहे पण विचाराची सुरुवात झाली विचाराची सुरुवात झाल्यावर असं पुष्कळ जगतामध्ये गाव मामा असतात एकत्रिक गोष्टी असं नका ही गोष्ट जरी कल्पित असली तरी वास्तवतेने सुद्धा जगावमध्ये पुष्कळ मामा आम्हाला अनेक माणूंचा अनुभव आलेला आहे अनेक असतात पण ही गोष्ट त्याचे एक म्हणून आपण लक्षात ठेव तेव्हा हा विचार ज्यावेळी सुरू झाला का मालकाने असं सांगितलं ठीक आहे तुझे मामा न येत ना नक्की ठीक आहे म्हणलं मग माझी पाहतो काय ते पाटावर वाड़त मामान आमच्याकडे राहिला आम्हाला यथाशक्ती जी व्यवस्था करायची होती ती केली इतक नव्हे तर आम्हाला आमच्या आवाक्याच्या बाहेर खर्च होऊ लागला पण आपण मामा कोणाचे हे आम्हाला थोडस जर सांगितलं तर बरं होईल त्याने सांगितलं हे भोजन झालं की चालायला म्हणलं आमचा खुलासा हाच खुलासा मी आता कोणते इथे राहणार नाही गोष्ट आपली संपली मामा कोणाचे एवढा विचार सुरू झाल्या बरोबर जो मामा निघून जातो तद्वत माया म्हणजे कोण याचा तुम्ही विचार करायला सुरुवात केल्याबरोबर माया निवृत्तो विचारार्ह दयाव्ही <laughs> सांगतात कि विचारूपी सूर्याचा उदय होतो ना होतो तोच ती माया आपला गाशा गुंधळून चालायला लागते माया तू कोण आहेस काय तुझ स्वरूप आहे असा तुम्ही विचार करायला लागल्याबरोबर ते सांगते मी आता निघाले तुम्ही काही विचार पूर्ण जाते त्या <laughs> मानाप्रमाणे निवडून वारा ज्यावेळी सोसाट्याचा वाहतो त्यावेळी कितीही मोठा अभ्र असलं तरी त्याला तो, तो निवारण करतो वाऱ्या पुढे जे टिकत नाही त्याच नाव आभार अभ्र आणि वारा ही एका वेळी टिकत नाही त्याच नाव आकाश त्याप्रमाणे विचारापुढे युक्ती टिकत नाही तिचं माया आणि विचारही तिथे टिकत नाही त्याचं नाव परमात्मा मुलीने त्याचा बराच खुलासा केलेला विचारही सदाचा संपून जातो त्याचं नाव परमात्मा होता आणि विचारा पुढे जी टिकत नाही त्याचं माया म्हणून तिला माया तिला प्रकृती म्हणतात प्रकृती काय म्हणतात माया नंतु विद्या माय महेश्वरम माया ही सगळ्या जगताची कारण आहे आणि त्यात ती उपादान कारण असं सांगण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा उपादान कारणत्वाच्या दृष्टीने तिला प्रकृती असं म्हणतात तिला शक्ती का म्हणतात ती स्वतः जड सत्ता स्फूर्ती शून्य असल्यामुळं स्वतंत्र रीतीने ती कधी राहू शकत नाही ती आश्रयाने राहते म्हणून तिला शक्ती असं ती एक संदूक आहे ती कशाची संदुक आहे तर ज्ञाने ते नाना तत्वांची मानूस जसा जादूगार यांच्याकडे बघा त्यांची एकच पिशवी असते त्या एका पिशवीमधून हळद निघते त्यातन कुंकू निघत त्यातनं काढतात त्यातनं कवटी काढतात त्याच्यातनं ते केळी काढतात कारण आहेत पण त्या एका पिशवीमध्ये सगळं त्यांचं साठवले असत हे जसं तशी मायाची एकच संदुक आहे पण त्या संदुकीमध्ये महत्त्व निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे सत्व निर्माण करायचं सामर्थ्य आहे स्वेद अंडज उद्वीज या अनेक प्रकारच्या प्राण्यांची निर्मिती करण्याचं सामर्थ्य आहे ह्या अनेक तत्वांची ती संदुक आहे अशी ती माया असल्यामुळं या वेगवेगळ्या कारणाने त्या मायेला ही नाव आहे त्या अविद्या हे ही त्या मायेच नाव आहे अविद्या हे नाव हे ना का ठेवलं मग करता दोन गोष्टी सांगतात एक गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांची सांगते नवली अस लिहिते अविद्या येणे नावेद्याची खास स्वतः स्वभावे सांगत असते महाराज असं लिहिता अविद्या वास्तविक त्याचा दुसरा अर्थ आहे तू नंतर सांगतो नौली लिहिताना काय म्हणते ते म्हणते अविद्या नावाने मी विद्यमान नाही अस ती अविद्या आपण होऊन तुम्हाला सांगते आहे स्वभाव हे सांगत असे आपल्या स्वभावाने ती प्रतिपादन करते लोक काही ऐकायला तयार नाही लोक असे गमतीदार आहेत कि तिचं म्हणणं कुणी ऐकायला तयार नाही नाथ महाराजने असलेले तिच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही वागाल तर तुम्हाला मोक्ष सुखाची प्राप्ती होईल तिच्या म्हणण्याने तुम्ही चाला तरीच निज सुख तुम्हाला महाराज म्हणतात तुम्ही तिच्या बोलण्याप्रमाणे जर वागला ना तो तुम्हाला आत्मसुखच प्राप्त होईल तिथं काय बोलणार आहे हेच बोलणं मी विद्यमान नाही असं ते आपल्या स्वभावाने सांगते आहे तिच्या या म्हणण्याप्रमाणे तुला लोक म्हणाले असणार नाही तू एवढ जर नटून थटून आलेली तू अविद्या आहेस नाही कसं म्हणतेस माझं नाव तेवढ्यासाठीच ठेवलंय काय अवित्या की मी खरी नाही हो आहे म्हणून माझं नाव अवित्या ठेवलंय व अस कस होऊ शकतं का एवढी रूप सुंदरी इतकी गुणमयी इतकी दैवी ही असताना तुला नाही कसं म्हणावं आम्ही ठीक आहे म्हणाल तर तुम्ही जर आहे म्हणता तर मला माझं रूप आता दाखवणं गरजेचं आहे म्हणून तिने आपलं रूप दाखवलं कि ज्या रूपाचा परिणाम आपण इतक्या हिल जीवदशेला कर्तृत्व भक्तृत्व दशेला येऊन प्राप्त नाही त्याच्याकरता महाराजांच्या एका व्याख्याना सांगितलं होतं पुन्हा सांगत ते डाळा नावाचं एक तूप आहे <laughs> तर त्याच्यावरती त्या लिहिण्याने असं नाव लिहिलं मूंग फि का बना तेल त्याच्यावर काय लिहिले तेल तो डबा सांगतो की मी त्या शेंगदाण्याच अमक्या अमक्या पदार्थ मी तेल आहे ते म्हणतो बाबा अरे मी तूप नाही आहे ते मी, मी तेल आहे कुठं तो डबा फेल असतो मूग फे बना तेलच्या नावाने ते तेल आहे म्हणून स्वतः आपल्या मुखाने प्रतिपादन करत आहे अगदी ठळक अक्षरामध्ये गोल टाईप मध्ये लिहिले पण तेवढ्या ठळक अक्षरात लिहिलेलं सुद्धा आपण ऐकत नाही आम्ही म्हणतो नाही नाही तू डालडा तेल नाही तू तू पाय आपण आणून त्याचे पदार्थ बनवतो खातो मग घसा बसतो डोळे जातात अनंत प्रकारचे रोग होतात हृदयविकार निर्माण होतो सगळ्या लोकांनी त्याचं जे बाकीच वर्णन केलं ते आता सांगत नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये किती हिन दर्जाचे पदार्थ वापरले आहेत कळे पण ते जे बोलत ते आपण ऐकत नाही म्हणून त्याच्या होणाऱ्या सगळ्या परिणामाला आपल्याला तोंड द्यावं लागतं सदवत अविद्या या नावाने मी विद्यमान नाही असं स्वत अविद्या सांगत असतानाही लोक ऐकत नाहीत म्हणून तिचे आपल्याला परिणाम आहेत ते